रस विचार। आज काल केलेल्या भावांचे आस्वादन करीत करीत श्री चरणी समजलो स्थायी भावाचे स्वरूपही समजलो या पूर्वोक्त चार प्रकारच्या सामग्रीचा स्थायी भावाशी संयोग करूनही रसाचा उदय मी करू शकत नाही याचे कारण काय असावे गोस्वामी विजय शृंगार नामक रसाचे स्वरूप जाणल्यानंतरच स्थायी भावात रसोदय करू शकशील विजय शृंगार कशास म्हणतात गोस्वामी अतिशय शोभामय मधुर रसाचे नावच शृंगार आहे तो दोन प्रकारचा आहे विप्रलंब आणि संभोग विजय विप्रलंभाचे लक्षण जाणू इच्छितो गोस्वामी मिलन अथवा वियोग या कुठल्याही अवस्थेत नायक आणि नायिका जेव्हा परस्पर आलिंगन आणि चुंबन आदी करू शकत नाहीत जे त्यांना हवे असते तेव्हा त्या अभावी जो भाव सुंदर रूपात प्रकटीत होतो तो, तो संभोगाकरता पुष्टीकारक विप्रलंब भाव म्हणविला जातो विप्रलंबाचा अर्थ आहे विरह वायोग विजय विप्रलंब कशा प्रकारे संभोगाची पुष्टी करतो गोस्वामी ज्या प्रकारे रंगविलेल्या वस्त्रास पुन्हा त्याच रंगात रंगविले गेले तर त्याची उत्तरोत्तर उज्ज्वलताच वाढते त्याच प्रकारे वियोग अथवा विरहाद्वारे संभोगाचा रस उत्कर्ष होतो विप्रलंबाशिवाय संभोगाची पुष्टी होत नाही विजय विप्रलंब किती प्रकारचा असतो गोस्वामी पूर्वराग माण प्रेम वैचित्र्य आणि प्रवास भेदाने विप्रलंब चार प्रकारचा असतो विजय पूर्वराग कशाच म्हणतात गोस्वामी नायक आणि नायिकेच्या भेटण्याच्या पूर्वी दर्शन आणि श्रवण आदींपासून दर्शनाचे येथे काय तात्पर्य आहे गोस्वामी कृष्णाचे साक्षात दर्शन करणे चित्रपटात त्यांचे रूप पाहणे आणि स्वप्नात त्यांचे दर्शन करणे हे सर्व दर्शन आहे विजय श्रवण कशाच म्हणतात गोस्वामी स्तुती पाठक वंदी दूती, आणि सखी यांच्या मुखातून तथा गीत आदींद्वारे जे ऐकले जाते त्यास श्रवण म्हणतात विजय या रथीचा उदय होण्याचे कारण काय आहे ही कशी उत्पन्न होते गोस्वामी प्रथम स्थायी भाव प्रकरणात अभियोग विषय संबंध आणि अभिमान आदींना आदींना रथीच्या आविर्भावाचा हेतू म्हटला गेला आहे या पूर्वरागात पण त्यांनाच हेतू म्हटले जाऊ शकते विजय ब्रजनायक आणि ब्रजनायिका यापैकी प्रथम राग होतो गोस्वामी दोघांपैकी स्त्रीमध्ये लज्जा आधी अधिक असते म्हणूनच पुरुषच प्रथम म्हणून पुरुषच प्रथम स्त्री स्त्री शोधतो परंतु स्त्रियांमध्ये प्रेम अधिक असल्याने मृगणयनींमध्ये पूर्वराग आधी होतो भक्तीशास्त्रात असे म्हटले गेले आहे की भक्तामध्ये पूर्वराग आधी जनमतो भगवंत असल्याने त्यांच्यात पूर्वराग अधिक सुष्ठु रूपात आधी असतो ब्रजदेवी भक्तांची चरम सीमा असल्याने त्यांच्यात पूर्वराग आधी सुष्टुरूपात आधी असतो याविषयी आहे सर्व प्रथम नारी अणुरक्त होते तिच्याच इशारावरून तर या क्रमांका विजय पूर्वरागात संचारी भाव सांगण्याची कृपा करावी गोस्वामी व्याधी शंका असुया श्रम क्लम निर्वेद औस्तुक्य दैन्य चिंता निद्रा प्रबोधन विषाद जडता उन्माद मोह आणि मृत्यू आदी त्याचे व्याभिचार भाव आहेत विजय पूर्वराग किती प्रकारचा असतो गोस्वामी पूर्वराग तीन प्रकारचा असतो प्रौढ समंजस आणि साधारण विजय प्रौढ पूर्वराग कशाच म्हणतात गोस्वामी समर्थारती रूप पूर्व समर्थारती रूप पूर्वरागच प्रौढ पूर्वराग आहे या रागात लाल लालसेपासून मरणापर्यंत दहा दशा ही असू शकतात पूर्वरागाच्या प्रौढतेमुळे यात उदितदशा प्रौढ आहेत विजय दहादशा कोण कोणत्या आहेत गोस्वामी लालसो लालसो उद्वेग जागरया या स्थानव जडी मात्र तू वय वयक्रम वयग्रम व्याधी रु उन्मादो मोहो मृत्युदशा दश अर्थात लालसा उद्वेग जागरण ताणव जडता व्यग्रता व्याधी उन्माद मोह आणि मृत्यू या दहा दशा आहेत विजय लालसा कशी होते विजय लालसा कशी होते गोस्वामी अभिष्ट प्राप्तीच्या तीव्र आकांक्षेस लालसा म्हणतात जात उत्सुकता चपलता घृणा आणि श्वासादि लक्षित होतात विजय उद्वेग कशास म्हणतात गोस्वामी मनाची चंचलताच उद्वेग आहे यात दीर्घनिश्वास चपलता चित्रा आ, यात दीर्घ निश्वास चपलता चिंता अश्रू वैवर्ण्य आणि स्वेद आदी उद आधी उदित होतात विजय जागरण कशाच म्हणतात गोस्वामी जागरणाचे तात्पर्य निद्राण येण्याशी आहे यात स्तंभ शोष आदी राग उत्पन्न होतात विजय ताणव कशास म्हणतात गोस्वामी शरीराचे दुबळे बारीक होणे म्हणजेच ताणव होय यात दुर्बलता आणि मस्तिष्क मस्तिष्क भ्रम आदी उदित होतात कुणी कुणी ताणवाच्या स्थानी विलाप पाठ सांगतात विजय जडता कशाच म्हणतात गोस्वामी चांगल्या वाईटाच्या ज्ञानाचा अभाव प्रश्न केल्यावर अणुत्तर तथा दर्शन आणि श्रवण शक्तीचा अभाव झाल्याने जडता वा जडिमा होते गोस्वामी भाविकार समूह बाहेरून प्रकाशित न झाल्यास गंभीर भावविकार समूह बाहेरून प्रकाशित न झाल्यास गांभीर्य होते त्यामध्ये जो विक्षोभ आणि असहिष्णुता होते होते त्यास व्यग्रता म्हणतात यात अविवेक निर्वेद खेद आणि असुया होते विजय व्याधी कशास म्हणतात गोस्वामी अभिष्ठ वस्तूच्या अप्राप्तीने शरीर पिवळे पडणे आणि महातापरूप चिन्हे प्रकटित होतात त्यास व्याधी म्हणतात यात शीत स्पृहा मोह दीर्घनिश्वास आणि पतन आदी अनुभव प्रकाशित होतात विजय उनमात कशास म्हणतात गोस्वामी निर्वेद विषाद आणि दैन्य आदी भावांद्वारे आक्रांत झालेल्या चित्तामध्ये आपल्या सर्व अवस्थांमध्ये सर्व काळी आणि सर्व ठिकाणी अभिष्ट वस्तूच्या चिंतनामध्ये तन्मय झाल्याने दुसऱ्या वस्तूमध्ये इष्टवस्तूचे भान जसे तमाल कृष्ण समजून आलिंगन करणे रूपभ्रमच उन उन्मात जातो यात इष्टाचा प्रतिद्वेष दीर्घनिश्वास निमेश, आणि विरह आदी अनुभव प्रकाशित होतात विजय मोह कशास म्हणतात गोस्वामी चेतनाशून्य अवस्थाच मोह आहे यात निश्चलता आणि पतन मूर्छित होऊन पडणे आदी अनुभव प्रकटित होतात आदी अनुभव प्रकट होतात विजय मृत्यू कशाच म्हणतात गोस्वामी पत्र प्रेरण आणि सखीद्वारे संवाद प्रेरण आदी अवलंबन अवलंबून केल्यावरही जर कांता सोबत समागम होत नाही तेव्हा अशा दशेत कामवाणाच्या पिढेने मरण उद्यम होते मृत्यूमध्ये स्वतःच्या प्रिय वस्तूंचे सखींकडे समर्पित करणे भ्रंग भ्रमर मंदपवन ज्योत्तना कदंब मेघ विद्युत आणि मयूर आदी अनेक उद्दीपन विभाव प्रकट होतात विजय आता समंजस पूर्वराग कशाच म्हणतात सांगण्याची कृपा करावी गोस्वामी समंजस पूर्वराग समंजसारथीचे स्वरूप आहे अर्थात संगमा आधी जो पूर्वराग निर्माण होतो यात अभिलाष चिंता स्मृती गुणकीर्तन उद्वेग विलाप उन्माद व्याधी आणि मृत्यू आणि मृत्यू या दहा दशा क्रमशः प्रकट होऊन प्रकट होऊ शकतात विजय येथे अभिलाषेचे रूप काय आहे गोस्वामी प्रिय व्यक्तीस भेटण्याकरिता जी कृती होते त्या अभिलाषा म्हणतात आपल्या शरीरास अलंकृत करणे एखाद्या बहाण्याने प्रियतम निकट जाणे आणि त्याच्या प्रती आपला अनुराग प्रकट करणे हे अनुभव प्रकट होतात विजय येथे चिंतेचे स्वरूप कसे असते गोस्वामी अभिष्ट वस्तूच्या प्राप्तीविषयक उपायांचे विप्राद्वारे प्रियतमेजवळ आपली व्यथा सांगणे अथवा पत्र पाठवणे आदी विषयात चिंता वार आहेक्षणे प्रकाशित होतात विजय येथे स्मृती कशास येथे स्मृती कशास म्हटले आहे गोस्वामी दर्शन आणि श्रवण द्वारा उपलब्ध झालेले प्रियतम त्यांचे भूषण त्यांच्या लीला आणि विनोद आदींचे चिंतनच स्मृती आहे यात कंप अंगाचे विवश होणे अंगाचे वैवर्ण्य बाष्प त्याग आणि दीर्घाने निश्वास आणि दीर्घनिश्वास आदी अनुभव लक्षित होणे विजय गुणकीर्तन कशास म्हणतात गोस्वामी सौंदर्य आदी गुणांची प्रशंसा करण्यास गुणकीर्तन म्हणतात यात कंप रोमांच आणि गदगद आदी अनुभव प्रकट होतात उद्वेग विलापासोबत उन्माद व्याधी जडता आणि मृती मृत्यू हे सहा समंजस हे सहा समंजसा रथीमध्ये जेथपर्यंत प्रकाशित होतात समंजसा पूर्वरागातही ते तितकेच प्रकाशित होतात विजय आता साधारण आता साधारण पूर्वरागाची लक्षणे सांगावीत गोस्वामी जशी साधारणी रती असते ठीक त्याच प्रकारे साधारण समंजस्य राग ही असतो यात विलापार्यंत सहा दशा अतिशय कोमल रूपात उदित होतात त्यांची उदाहरणे अत्यंत सहज आहेत म्हणून त्यांना सांगण्याची आवश्यकता समजत नाही पूर्वरागात परस्पर वयस्कांच्या हाती काम आणि माल्याधी आणि माल्याधी पाठविले जातात विजय काम लेख असतो गोस्वामी प्रेमप्रकाशक लेख व पत्र कामलेख म्हणविला जातो हा दोन प्रकारचा असतो साक्षर आणि निरक्षर विजय निरक्षर कामलेख कशास म्हणतात गोस्वामी असा लेख ज्यावर एखाद्या लाल रंगाच्या पानावर नखाद्वारे अंकित अर्धचंद्राचे चिन्ह आहे त्यावर कुठलेही अक्षर आधी अंकित नसावे त्याला निरक्षर त्याला निरक्षर कामलेख म्हणतात विजय साक्षर साक्षर कामलेख कशास म्हणतात गोस्वामी प्राकृत भाषेमध्ये आपल्या हातांनी आपल्या अवस्थेचे वर्णन करीत जे पत्र नायक आणि नायिका परस्पर नायक आणि नायिका परस्परांना पाठवितात त्यास साक्षर कामलेख म्हणतात गैरिक शिलेतून उत्पन्न आणि अतिशय लाल रंगाच्या पुष्पास कुस्करून काढलेल्या रंगास शाईच्या जागी प्रयोग करून कामलेख लिहिला जातो यात मोठ मोठ्या पुष्पदलास पुष्पदलास पत्र कागदाच्या जागी पुष्पदलास पत्र बनविले जाते कुंकुम कुंकुम द्रव्य द्रवाद्वारे कुंकुम द्रवाद्वारे अक्षर, अक्षरे लिहिली जातात तथा हा कमळाच्या तेथापासून काढलेल्या सूत्राने बांधलेला असतो विजय पूर्वरागाचा क्रम कशा प्रकारे असतो गोस्वामी काही काहींचे म्हणणे आहे कि सर्वप्रथम नयन प्रीती होते त्यानंतर क्रमश चिंता आसक्ती संकल्प झोपणय विषय निवृत्ती लज्जानाश उन्माद मूर्छा आणि मृत्यू अशा प्रकारे कामदशा असते नायक आणि नायिका दोघांमध्येही पूर्वराग होतो आधी नायिकेमध्ये आणि नंतर नायक कृष्णामध्ये पूर्वरागोदित होतो विजय मानक म्हणतात गोस्वामी परस्पर अणुरक्त दंप, दंपती वा नायक नायिकेच्या एका ठिकाणी राहिल्यानंतरही त्यांना अभिष्ट इच्छित आलिंगन दर्शन चुंबन आणि प्रिय भाषण आदीच्या आधीच्या प्रतिबंधक बाधा निर्माण करणाऱ्या भावास मान म्हणतात विजय मानाचे आश्रयस्थान काय आहे मानाचे आश्रयस्थान काय आहे गोस्वामी मानाचा आश्रय प्रणय आहे प्रणयाआधी मान नामक रस नसतो असल्यावर संकोच होतो मान दोन प्रकारचा असतो सहेतू व आणि निर्तू विजय सहेतू मान कशास म्हणतात गोस्वामी जेव्हा नायक जेव्हा एखाद्या विपक्ष वा तटस्थ नायिकेप्रती विशेष प्रीतीचा व्यवहार करतो तेव्हा त्यास पाहून वा ऐकून नायिकेच्या हृदयात जी ईर्षेची भावना होते ती ईर्षा प्रणय प्रधान झाल्यावर सहेेतूमान होते या विषयात प्राचीन मत हे आहे की स्नेहाच्या विना भय होत नाही प्रणयाशिवाय ईर्षा होत नाही अ म्हणून प्रत्येक प्रकारचा मान नायक नायिकेचा प्रेमप्रकाशक असतो ज्या नायिकेच्या हृदयात सुसख्य आदि भाव विराजमान होतात तीस नायिका आपल्याप्रती अणुरक्त नायकास अणुरक्त नायकास दुसऱ्या कोण्या सोबत प्रीती करताना पाहून बेचेन होऊन जाते द्वारकेत एकदा श्रीकृष्णाने श्री, श्री रुक्मिणीस एक पारिजात पुष्प दिले ते ऐकूनही खेरीज अन्य कुठल्याही महिषीच्या हृदयात मान उत्पन्न झाला नाही येथे विपक्ष वैशिष्ट्य अनुमान करून सत्यभामेस मान झाला होता विजय विपक्ष वैशिष्ट्य अनुभव किती प्रकारचे असतात गोस्वामी श्रुत अनुमिती आणि दृष्ट या भेदांनी तीन प्रकारचे असतात विजय श्रुत कशाच म्हणतात गोस्वामी प्रियसखी अथवा शुक पक्षाच्या मुखातून ऐकण्यास श्रुत विपक्ष वैशिष्ट्य म्हणतात विजय अनुमित अनुमित विपक्ष वैशिष्ट्य कशास म्हणतात गोस्वामी भोगांक अन्य नायिकेचे संभोगचिन्ह गोत्रस्खलन विपक्ष नायिकेच्या नामाचे उच्चारण आणि स्वप्नदर्शने स्वप्नदर्शनाने जो अनुमान होतो जो अनुमान होतो त्यास अनुमित विपक्ष वैशिष्ट्य म्हणतात प्रिय व्यक्ती तथा विपक्षाच्या शरीरावर जी संभोग चिन्ह पाहिली जातात तोच भोगांक आहे विपक्षा विपक्षाचा नायिकेच्या नामाचे उच्चारण करणे विपक्षाचा नायिकेच्या नामाचे उच्चारण करून नायिकेस बोलवण्याचे नाव गोत्रसंकलन आहे त्यामुळे नायिकेस मरणाहूनही जास्त दुःख होते विजय कोत्र संखलनाचे उदाहरण ऐकू इच्छितो गोस्वामी एकदा श्रीकृष्ण श्रीमती सोबत विहार केल्यानंतर आपल्या घरी परतत होते अकस्मात रस्त्यात चंद्रावलीशी भेट झाली श्रीकृष्णाने चंद्रावली समोर पाहून विचारले हे राधे तू कुशल तर आहेस ना कृष्णाचे बोलणे ऐकून चंद्रावलीनेही म्हटले अहो कंस तुम्ही कुशल आहात ना कृष्णाने विस्मित होऊन म्हंटले सुंदरी तुला अशा प्रकारे विपरीत ज्ञान अथवाला कंसा कुशल विचारते है चंद्रावली ने फटकपने उत्तर दिल मै तुम्हें राधे को समझले कि हि चंद्रावली है मी भ्रमववशत मी भ्रमववशत हिलाधे नवाने संबोधी ले अशाच प्रकारे अशा प्रकारे आपला भ्रम जाणून ते अत्यंत लज्जित झाले आणि आपले मुख अवनत केले सोबतच चंद्रावलीच्या तत्काली निर्षोत् <coughs> सोबतच चंद्रावलीच्या तत्काली निर्षोत्थ वाकचातुर्यास पाहून मंद मंद असू लागले असे हरी तुमचे रक्षण करोत विजय स्वप्नदृष्ट विपक्ष वैशिष्ट्य कशास म्हणतात गोस्वामी कृष्ण आणि विदूषकाचे स्वप्नचरण कृष्ण आणि विदूषकाचे स्वप्नाचरणच स्वप्नदृष्ट वै विपक्ष वैशिष्ट्याचे उदाहरण आहे कृष्णाचे स्वप्न एकदा क्रीडा चंद्रावलीसोबत विहारानंतर श्रीकृष्ण श्रीकृष्ण चंद्रावलीसोबत एकाच शय्येवर झोपताना म्हणाले हे राधे मी शपथपूर्वक सांगतो कि तूच माझी प्रियतमा आहेस तूच माझ्या हृदयात आहेस बाहेरही आहे तू माझ्या ही आहेस आणि ही आहेस आणखी काय सांगू तूच माझा गृहात तथा गोवर्धन तू माझ्या गृहातोवर्धन आधी शैलतटाच्या वणांमध्ये विराजित आहेस रात्री कृष्णाच्या मुखातून अशा स्वप्न वाक्यास ऐकून चंद्रावली <coughs> अशा स्वप्न वाक्यास ऐकून चंद्रावली माणिनी होऊन शय्येतून उठून, उठून उभी राहिली विदूषकाचे स्वप्न क्रीडा कुंजामध्ये चंद्रावली आणि कृष्ण सुखपूर्वक विहार करीत आहेत पद्मा आणि शैब्या संवाद साधत होत्या पद्मा म्हणाली सखी पहा बाहेर झोपलेल्या मधुमंगलाच्या स्वप्न वाक्यास ऐकून चंद्रावलीचे मुख कसे मलिन झाले आहे त्या मुखाली खाली खा त्या मुख खा करतापाने संप्त हो सखी चंद्रावली तू शीघ्र राधे अभिसार कर प्रयत्न कर का चिंता करू नकोस विजय दर्शन कशासन गोस्वामी दुसर नायिके सोब नाय क्रीडारत पहास दर्शन मनत विजय निरहेतुक मान कशासन गोस्वामी नायक आणि नायिकेमध्ये वस्तुत कुठलेच कारण नसल्याने देखील कशाही प्रकारच्या कारण आश्रय करून हा प्रणयच वृद्धी प्राप्त करून निर्तुक प्राप्त होतो म्हणतात म्हणूनच पंडितजन मानास प्रणयाचा परिणाम म्हणतात आणि निर्हतुक मानास प्रणयाचेच विलोस प्रणयाचेच विला वैभव म्हणतात निर्तुक माणसच ते प्रणयामान निर्तुक मानासच ते प्रणयमान म्हणतात प्राचीन पंडित हे देखील म्हणतात की सर्पाच्या स्वभाव सिद्ध कुटीला प्रमाणेच प्रेमाची गति सुद्धा वक्र वाकडी असते म्हणूनच म्हणूनच अहेतू आणि सहेेतू कारण असो वा नसो दोन्ही अवस्थांमध्ये असे दोन प्रकारचे मान नायक आणि नायिकांमध्ये उदित होतात अवहित्या भावलपविणे हाच या रसाचा व्याभिचारी भाव आहे विजय निर्हतुक मान कशा प्रकारे शांत होतो गोस्वामी निर्तुक मान आपोआपच शांत होतो त्याला कुठल्याही उपाय आदिंची आवश्यकता नसते आपोआपच हास्य उद हास्य उदयासोबत शांत होतो परंतु सहेेतूक मान साम भेद क्रिया दान दान न रसांतर आदी यथायोग्य अवलंबित आधी यथायोग्य अवलंबित झाल्यावर शांत होतो बाष्प मोशन बाष्पमोक्षण अश्रू पुसले जाणे आधीच मान शांत होण्याची लक्षणे आहेत म्हणतात गोस्वामी प्रिय वाक्य अर्थात प्रियस म्हणण्याकरिता गोडगोड बोलणे म्हणजे साम होय विजय भेद कशास म्हणतात गोस्वामी भेद दोन प्रकारचे असतात अर्थात भावभंगिमाद्वारे आपले महात्म्य प्रकाशित करणे आणि सखींद्वारे उपालब्ध आणि सखींद्वारे उपलब्ध प्रयोग विजय दान कशास म्हणतात गोस्वामी कपटतापूर्वक भूषण आदि देण्यास दान म्हणतात विजय नती कशास म्हणतात गोस्वामी दिनतापूर्वक पायांशी पतित होण्यास नी म्हणतात विजय उपेक्षा म्हणतात गोस्वामी साम आदी उपायांद्वारे मानभंग होत नाही हे पाहून जी अवज्ञा होते त्यास अपेक्षा म्हणतात अन्यथा अन्य प्रसन्न करण्यासही काही जण उपेक्षा म्हणतात असा भाव की सोडा पाहुया कुठपर्यंत मान करते आदी विजय आपण ज्या रस्तर शब्दाचा प्रयोग केला आहे त्याचा अर्थ काय आहे गोस्वामी अचानक एखादी भय उत्पन्न करणारी गोष्ट किंवा दृश्य उपस्थित करण्याचे नाव रसांतर आहे हे रसांतर दोन प्रकारचे असते स्वयंघटित आणि बुद्धिपूर्वक नायकाद्वारे रचित जे आपोआप घटित होते त्या स्वयंघटित म्हणतात आणि प्रखर बुद्धीद्वारे जे केले जाते त्यास बुद्धिपूर्वक म्हटले जाते स्वयंघटित एके दिवशी कृष्णाद्वारे खूप प्रकारे म्हणूनही माणिनी भद्रेचा मान काही केल्या भंग होईना अचानक त्यास वेळी भीषण मेघगर्जना ऐकून भद्रा खूप काबरली आणि समोर बसलेल्या कृष्णाच्या गळ्यात पडली बुद्धीपूर्वक एके समयी महामानिनी राधेस मनवण्याकरिता दुसरा काहीच उपाय न सापडल्याने दुसरा काहीच उपाय न सापडल्यामुळे परम कौतुकी परम कौतुकी कृष्ण कृष्णाने मोठीच सुंदर कपटता केली त्यांनी आपल्या हातांनी फुलांचा एक सुंदर हार गुंफून तो श्रीमतींच्या गळ्यात टाकला श्रीमतींनी क्रोधाने त्या माळेस आपल्या गळ्यातून काढून दैववश ती माळ कृष्णावर जाऊन पडली त्यावेळी कृष्णाने डोळे किलकिले करून मुखावर असा काही भाव आणला जसे त्यांना खूप मोठी जखम झाली असावी आणि मुख उदास करून ते एका ठिकाणी बसले असे पाहून राधा घाबरली आणि व्यग्र होऊन आपल्या दोन्ही हातांनी कृष्णाच्या खांद्यांना पकडले कृष्णाने ही हसून राधेस गाड अलिंगन पाशात आबद्ध केले विजय कुठल्या दुसऱ्या उपायांनी देखील मानभंग होतो का गोस्वामी विशेष देश विशेष काळ आणि मुरली साम आदी उपायांशिवाय ही ब्रजलनांचा मानभंग होतो लघुमान अल्प प्रयासांनी सुद्धा शांत होतो मध्यमान मोठ्या प्रयासांनी शांत होतो दुर्जय मानास उपायांद्वारे शांत करणे कठीण असते मानाच्या दशेमध्ये गोपी कृष्णाकरिता या शब्दाचा प्रयोग करतात वाम दुर्लिल शिरोमणी कितवराज खलश्रेष्ठ महाधूर्त कठोर निर्लज्ज अतिदुर्लि अतिदुर्लित गोप गोपी कामूक रमणी गोप सा विडंबक कामुकेश्वर गाढतिमीर शाम, वस्त्र गोवर्धन उपत्यका तस्कर विजय प्रेमवैचित्य कशास म्हणतात गोस्वामी प्रियतमाच्या निकट राहूनही प्रेम, राहू प्रेम उत्कर्षता वशत वशतर्षता वशत, वशत विरोहत्त जी आरती होते त्या सप्रेम वैचित्य म्हणतात प्रेम उत्कर्षाद्वारे एका प्रकारची घृणा चित्ताची विवशता होते तीच भ्रांती रूपात कृष्ण करतात गोस्वामी गोस्वामी मिलनानंतर नायक आणि नायिकेच्या दरम्यान देशांतर ग्रामांतर रसांतर आणि स्थानांतर रूप व्यवधान बाधेस प्रवास म्हणतात या प्रवासूप विप्रलंबात हर्ष गर्व मद आणि सोडून श्रारस उपयोगी समस्त व्याभिचार भाव आहे समस्त व्याभिचार भाव असतात बुद्धिपूर्वक प्रवास आणि अबुद्धीपूर्वक प्रवास असे दोन प्रकारचे प्रवास होतात विजय बुद्धिपूर्वक प्रवास कसा असतो गोस्वामी कार्यवश कुठे दूर जाण्यालाच दूर ैथिल आदी सगळ्यास सुखदान सदोप सदउपदेशदान आणि त्यांच्या कामनांची पूर्ती आधीच कृष्णाची कार्य आहेत काही दूर आणि सुदूर गमन भेदाणे प्रवास दोन प्रकारचा असतो सुदूर प्रवास तीन प्रकारचा असतो भूत भविष्यत आणि वर्तमान सुदूर प्रवासात परस्पर संवादाचे आदान प्रदान होते विजय, प्रवास कसा असतो गोस्वामी पराधीनतावश जो सुदूर प्रवास होतो त्यास अबुद्धीपूर्वक प्रवास म्हणतात दिव्य अदिव्य आणि दिव्य दिव्य, दिव्य भेदाणे हे पारतंत्र्य अनेक प्रकारचे असते प्रवासात दहा दिशा उदित होतात चिंता जागर उद्वेग ताणव मलिनांगता प्रलाप व्याधी उन्माद मोह आणि मृत्यू प्रवास विप्रलंबाच्या अवस्थेत कृष्णामध्येही या दशा उपलक्षण रूपात उदित होतात विजय नाना प्रकारच्या प्रेमभेदामुळे उदित दंशाचे नाना प्र, प्रकारत्व अवश्य स्वीकृत झाल्यावरही परंतु स्नेह, मान, प्रणय अनुराग भाव आणि महाभावापर्यंत या प्रेम पर्या, पर्यायाच्या कार्यरूपात या सर्व दशा अधिकांशच साधारण रूपात समोदित होऊ शकतात अधिकंतु मोहनदशेत श्री राधेच्या अधिकंतु मोहनदशेत श्री राधेत असाधारण दशा प्रकटीत होतात याचे वर्णन आधी सुद्धा केलेले आहे कुण्या कुण्या रसशास्त्रकाराने करुणेस एक पृथक विप्रलंभ मानले आहे कुण्या कुण्या रसशास्त्रकाराने करुणेस एक पृथक विप्रलंब मानले आहे परंतु करुणाविषयक विप्रलंब प्रवासाचाच प्रकारभेद असल्याने येथे पृथक रूपात त्याचे वर्णन केलेले नाही याचे त्याचे वर्णन केलेले नाही श्री विप्रलंभ गोस्वामींच्या विप्रलंबेशांवर विचार करीत करीत विजयकुमार मनोमन मनु लागले विप्रलंभ रस स्वत सिद्ध रस नाही तो केवळ संभोगरसाची पुष्टी करतो यद्यपि जडबद्ध जीवाणकरिता विप्रलंब रस विशेष रूपाने उदित होऊन शेवटी संभोग रसाच्या अनुकूल होतो तथापि नित्यरसात थोडा थोडा विप्रलंभ राहतोच अन्यथा विचित्र लिहिला संभव होत नाही सदतीसावा अध्याय समाप्त